पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे अस्पृश्यांची पहिली शाळा हजारो वर्षापासून धर्माच्या नावाखाली अस्पृश्य वर्गास विद्या शिकण्याची कायद्याने मनाई होती इंग्रजी राज्यात आज जरी अस्पृश्यांना शाळेत शिकण्याची मुभा आहे तरी पण ती त्यांना पंच्याहत्तर वर्षापूर्वी खास नव्हती त्यावेळी ज्योतिरावांनी अस्पृश्य लोकांकरता पहिली खासगी शाळा काढली शेकडो वर्षानंतर अस्पृश्यांना शिक्षण देणारे ज्योतिराव फुले हे पहिले थोर पुरुष होत मुलींच्या शाळांवरील आपले लक्ष कमी केल्यानंतर ज्योतिरावांच्या नजरेत दुसऱ्या ज्या अनेक गोष्टी आल्या त्यापैकी अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारास प्राधान्य देऊन त्या गोष्टींकडे लक्ष पुरवायचे असे त्यांनी ठरविले व त्या दिशेने प्रयत्न कराव्यास त्यांनी सुरुवात केली अस्पृश्यांसाठी पहिली शाळा आपल्या देशातील सहा सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षांपासून आपली माणुसकी गमावून बसले असून ते धार्मिक गुलामगिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि त्यामुळेच हिंदू राष्ट्र लोळे बनून हिंदू धर्माचा रास होत आहे ही गोष्ट ज्योतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्वच्यता दूर होणार नाही आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत असे त्यांना नेहमी वाटत असे एरवी हिंदुस्थानात हिंदू धर्मात असले अनेक पंतजाती व उच्च निषत्वाचे थोटान वाढवून स्पृश्या स्वच्छतेचे बंड बाजवण्यात आले नसते तर हिंदू तेवढा एक या भावनेने साऱ्या लोकात एकी व प्रेम नांदले असते आणि मग अशावेळी हिंदू धर्माकडे व हिंदुस्थानाकडे नुसत्या वाकडी नजरेने पाण्याची छातीतरी कोणाच झाली असती काय हिंदू धर्मात जर जिवंत ठेवावायचे व हिंदू राष्ट्रात जर स्वतंत्र करावायचे तर देशातील एक तृतीयांश लोकसंख्येत गणल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि स्वीसन साली पुणे मुक्कामी नानाच्या पेठेत एकदाची अस्पृश्यांची पहिली शाळा घातली ही शाळा घातल्याने पुण्याच्या ब्राह्मणात फारच खळबळ उडाली स्त्रिया व अतिशूद्र हे उभय वर्ग ब्राह्मणांच्या मते अपवित्र त्यांना विद्या शिकविणे व त्यांनी ती शिकणे हे ब्राह्मणांच्या दृष्टीने अघोर पाव शुद्रांना विद्या नसावी म्हणून चांगले मोडी अक्ष लिहिणाऱ्या सोनार प्रभू वगैरे जातीच्या लोकांची पेशवाईच्या रावणी राज्यात हात तोडून टाकण्यात आले होते आणि त्यास पेशवाईत विद्या शिकल्याच्या आरोपावरून शेगोळ शुद्रांच्या गळ्यास गळफास देऊन फासवटक आले होते ज्या पेशवाईत ब्राह्मणांनी एवढी सैतानी सत्ता गाजवली त्यास पेशवाईचे मडे तिरडीवर चढवून इंग्रजांनी मसनवटीत लावले नाही तोच फुल्यासारख्या कुनब्या माळ्याच्या एका पुराने पुण्यातील भर रस्त्यावर कुनब्या माळ्यांच्या व महार मांगांच्या पोरापोरींकरता शाळा काढून ब्राह्मण निधीचा उघडउघड धिक्कार करावा हे पुण्यातील पेशव्यांचा खुद्द भट्ट भट्टाऊबंदांना कसे पावणार अस्सल कर्मट भटांचा अस्पृश्य शाळेला विरोध यावेळी पेशवाईचा अम्मल जरी कमी झाला होता तरी तरीपण ती समूळ नष्ट झाल्याची भावना मात्र ब्राह्मणांना अजून झाली नव्हती ना नातूशाही कारस्थाने जरी गुलदस्त्यात मुरत होती तरीपण त्यावेळी विष्णूशस्त्री चिपुणकर या नावाच्या आंग्लैद्येन माखलेल्या एका अस्सल कर्मट भटास पुण्याचा अनभिषिक्त पेशवा समजण्यात येत असे विष्णूशस्त्री चिपणकर हि ख्रिस्ती गुरुंच्या यवनी भाषेचे चेहत गुरुने शिकवलेल्या इंग्रजी भाषेचा अगर त्या भाषेतील वाङ्मयाचा जरी त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला होता तरी पण तो उदार व समतोल स्वरुपाचा नव्हता म्हणून चिपळूणकर हिंदू धर्मातील साधुसंतांच्या उदार व समतोल सुधारणांना पायाखाली तुडविणारे ख्रिस्ती पोपांचे एक भक्त होते हे चिपळूणकर शास्त्री म्हणजे कैलासवासी टिळकांचे गुरु होते ब्रिटिश राज्याचे वरिष्ठ अधिकार जरी गोऱ्या लोकांच्या हातात गेले होते तरी पण त्यांना या देशातील परिस्थितीचे व भाषेचे ज्ञान नसल्यामुळे सारी सत्ता यावेळी ब्राह्मण नोकऱ्यांच्या हातात होती चिपळूणकर हेही एक सरकारी ऑफिसर होते शुद्र अशा या जाजवल्लीत आंग्लपेशवाईच्या जन्मक्षत्रावर ज्योतिरावांनी ब्राह्मणी शास्त्राने किड्या किटकाकडून शुद्र कुत्र्या मांजरावून हलकट शुद्रातिशुद्र व चांडळा मांडलेल्या ही अशा महारमांगांच्या मुलांना विद्या शिकण्याकरता शाळा काढली ही गोष्ट चिपळूणकरांसारख्या बऱ्याच सुशिक्षित ब्राह्मणांना देखील आवडली नाहीत हर प्रकारे विघ्ने आणून ती बंद पाडावी असे त्यांना वाटू लागले परंतु जोतिराव स्वतः शिक्षकाचे काम करीत होते त्यामुळे विरोधी ब्रह्मवृंदांचा काहीच उपाय झाले ना तेव्हा हा अधर्म व भ्रष्टाचार होत आहे असा ब्राह्मणांनी डंका पेटून हे धर्मावरचे संकट नाहीसे करण्याकरता त्यांनी धर्माविषयी खरी आस्था बाळगणाऱ्या पण धर्मवोळ्या मराठ माळ्यांना व महार मांगांना जेव्हा चितविले तेव्हा मात्र ज्योतिरावांना फारच त्रास झाला ज्योतिरावांच्या उपदेशाने जी काही अस्पृश्यांची थोडी मुले शाळेत आहेत त्यापैकी वरिष्ठ वर्गाच्या धमकीने व त्रासाने बरेच अस्पृश्य लोक आपली मुले पुन्हा शाळेतून काढून घरी बसवीत ज्योतिरावांनी मोठ्या सायासाने जी मुले आज शाळेत आणावीत ती सुद्धा घरी बसत असा जरी प्रकार होता तरी ते कधी निराश मात्र झाले नाहीत शिकविण्याच्या कामात अडथळा शिक्षण प्रसाराचा उपदेश करण्याची कला ज्योतिरावांना चांगली साधलेली होती त्यांनी महाआरवड्यात व मांग स्वतः फिरून चिकाटीने मेहनत घेतली त्यामुळे त्यांच्या शाळेत महार मांगांच्या मुलांची संख्या झपाट्याने वाढू लागली तेव्हा अर्थातच शाळे काम एकट्याने झेपेना म्हणून त्यांना एक दुसरा शिक्षक पाहावा लागला त्यावेळी मागासलेल्या ब्राह्मणे तर समाजापैकी एखादा शिक्षक मिळणेसुद्धा दुर्लभ होते म्हणून निरुपायाने त्यांनी एक ब्राह्मण मास्तर ठेवला ज्योतिरावांच्या या शाळेत अडथळा करण्यास ही एक उत्तम संधी आहे हे पाहून ब्राह्मणांनी त्या ब्राह्मण मास्तरास फूस देऊन घरी वसविले तेव्हा मात्र ज्योतिरावानं ब्राह्मणांच्या अधर्मनितीचा अतिशय संताप आला व परक्या ख्रिस्ती मिशनरी लोकांनी इतकेही स्वधर्मीय ब्राह्मण धर्मगुरू अस्पृशार प्रेम न करता उलट त्यांचा किती द्वेष करतात आणि ब्राह्मण हे हिंदू धर्माचे कसे शत्रू आहेत हे, हे दाखविण्याकरता त्यांनी एक पाच अंके नाटक रचून ते दक्षिणा प्राईज कमेडीस अर्पण केले पण सदर कमेडीतील ब्राह्मण मेंबरांनी व ब्राह्मण मेंबरांच्या दिशाबुलीस युरोपियन सभासदांनी हे नाटक प्रसिद्ध करण्यास विरुद्ध मते दिली खाजगी शाळा चालविण्यास पैशांची नेहमी अडचण पडत असल्यामुळे हे नाटक स्वकर्सने प्रसिद्ध करण्याची ज्योतिरावांना बिलकुल सोय नव्हती आणि म्हणून त्यांनी ते त्यावेळी प्रसिद्ध केले नाही असो अशा प्रकारे एकाएकी ब्राह्मण मास्तरांनी शाळा सोडून दिल्यामुळे व अस्पृश्यांचे शाळे शिकवण्याचे काम करण्यास दुसरे कोणी तयार नसल्यामुळे ज्योतिरावांनी सावित्रीबाईज या शाळेवरही दुसऱ्या शिक्षकाचे काम करावयास सांगितले आणि त्या दिनांच्या माऊलीनेही दुसऱ्या शिक्षकाचे काम आनंदाने कबूल का केले अशा प्रकारे आपण आडकाठी आणली असतानाही ज्योतिरावानी ती शाळा पुन्हा सुरळीत चालविली हे पाहून पुण्यातील ब्राह्मणांनी ज्योतिरावांचा पुढे किती अमानुषळ केला व अस्पृश्यांच्या या शाळेचा पुढे कशा रीतीने शेवट झाला हे पुढील प्रकरणात देऊ